अध्याय दोनशे सोळावा दशांचे निरूपण भीष्म म्हणाले निर्दोष अशा ब्रह्मचर्याचे आचरण करू इच्छिणाऱ्या पुरुषाने निद्रा ही दोषास कारणीभूत आहे हे लक्षात बाळगून सर्व प्रकारे तिचा त्याग करावा निद्रेमध्ये स्वप्नदशेत मनुष्य रजोगुणाच्या व तमोगुणाच्या अधीन होऊन जातो आणि जागृतीमध्ये त्या विषयासंबंधाने असणारी स्मृती नष्ट होऊन देहांतर प्राप्त झाल्याप्रमाणे त्याची वृत्ती बनते याकरता परमात्म्याचे ज्ञान व्हावे अशी ज्या इच्छा असेल त्या पुरुषाने आपल्या इच्छेच्या पूर्तीसाठी ज्ञानाचा अभ्यास करून सदैव जागरण करावे एकदा त्याच्या अंतःकरणाचा परमात्म्याच्या ठिकाणी प्रवेश झाला म्हणजे मग त्याला सदैव जागरणच घडते स्वप्नासंबंधाने कोणी असा प्रश्न करता की त्यावेळी मनुष्याचे इंद्रिय व्यापार बंद पडले असताही विषयांशी जणू संबद्ध असलेले असे जे देहाधिक पदार्थ स्वप्नामध्ये दृष्टीस पडतात तसेच त्यांचा अनुभव घेणारा पुरुष देहयुक्त असल्याप्रमाणे दिसतो हे काय यावर योगेश्वर भगवान श्रीहरीने जे उत्तर दिले आहे ते महर्षींनी उपपत्ती सहित वर्णन केले आहे कोणत्याही प्राण्यांना प्राप्त होणारी स्वप्न दिशा ही त्यांची इंद्रिये थकून त्यांचे व्यापार बंद पडले म्हणजे प्राप्त होते असे ज्ञानी लोकांनी सांगितलेले आहे पण त्यावेळी मनाचे व्यापार मात्र बंद पडलेले नसतात स्वप्नासंबंधाने असा दृष्टांत सांगितलेला आहे की ज्याप्रमाणे जागृतीमध्ये अंतःकरण एखाद्या कार्याच्या ठाई अतिशय आसक्त झाले म्हणजे त्याचे संबंधाने कल्पनामय मनोरथ व ऐश्वर ही पुढे असल्यासारखी दिसू लागतात त्याप्रमाणेच मनामध्ये संकल्परूपाने असणारे पदार्थ स्वप्नामध्ये भासू लागतात त्याचप्रमाणे अनेक प्राचीन जन्मांचे संस्कार अंतःकरणावर घडलेले असतात वत्तेच तेच विषयाशक्त पुरुषांना स्वप्नामध्ये दृष्टीस पडतात हे सर्व संकल्पमय अंतःकरणात सूक्ष्म रूपाने असतात आणि सर्व साक्षीभूत अशा परमात्म्याला अवगतही असतात पूर्वजन्मातील कर्मांच्या अनुरोधाने अंतःकरणामध्ये ज्यावेळी सत्वाधिक जो गुण उत्पन्न होईल आणि त्याचवर ज्या कर्माते संस्कार घडलेले असतील त्या प्रकारे सूक्ष्मभूतांना स्त्री प्रभृतींचा आकार प्राप्त होऊन स्वप्न दिसू लागते आणि नंतर लागलीच ते स्वप्न अनुभवणाऱ्या पुरुषामध्ये सात्विक राजस अथवा तामस गुण उत्पन्न होतात या सत्वादी गुणांच्या अनुरोधाने वाताचे पित्ताचे किंवा कफाचे प्राबल्य असलेले देह स्वप्नामध्ये दिसतात परंतु त्यांचे यथार्थ ज्ञान मात्र होत नाही हे स्वप्नातील पदार्थ रजोगुण व गुण यांनी व्याप्त झालेले असतात हे स्वप्न दर्शन देखील योग बलावाचून दूर करण्यासारखे नाही इंद्रिय प्रसन्न असली म्हणजे अंतःकरणामध्ये ज्या ज्या वस्तूंविषयींच्या कल्पना उठतात त्या त्या वस्तूंची स्वप्नात प्राप्ती झाली म्हणजे अंतकरणास आनंद झाल्याचे दिसून येते जो सर्व वस्तूंना कारणीभूत व म्हणूनच व्यापक आहे त्या आत्म्याचे अंतःकरणाला सान्निध्य आहे म्हणून त्याच्या प्रभावामुळेच अंतकरणाची गती कोणत्याही वस्तूचे ठिकाणी कुंठीत होत नाही यास्तव आत्मज्ञान संपादन करावे आत्म्याच्याच ठिकाणी सर्व देवता आहेत सुशुक्तीमध्ये स्वप्नदर्शनाला साधनीभूत आणि मनाचे कार्य असल्यामुळे मनामध्येच लीन होऊन असणारा जो स्थूल देह त्याचे अवलंबन करून परमां जीवस्वरूपा स्वरूप अनुभव घतो त्याचे साक्ष स्वरूप सर्वभूतान जणू आत्माच अो अहंकार त्याचे प्रतिबिंब रूपाने अहंकार व प्रकृति पलीक है ज्यागी पुरुषाला ज्ञान वैराग्य वगैरे ईश्वर गुणांाप्ति वावी अच्छा होते अंतकरण शुद्ध है अे समझावे अशा शुद्ध अंतकरणाच्या ठाई सर्वदेवांचे सान्निध्य असते शब्दादी विषयांच्या विचाराच्या योगानेच अंतकरणाचे असे वासनायुक्त स्वरूप बनते पण त्याचा तमोगुण नष्ट झाला म्हणजे ते ज्ञानमय व म्हणूनच सूर्यासाप्रमाणे प्रकाशमान बनते जीव हा त्रैलोक्याचे मूळ कारण असून तो अज्ञानरूप उपाधीतून मुक्त झाला म्हणजे परब्रह्मच आहे देवांनी पूर्वी युक्त अशा अग्निहोत्रादी तपाचे आचरण केले व दैत्यांनी दंभ गर्व इत्यादी तमोगुणाच्या कार्याचे अवलंब केले म्हणून देव व दैत्य यांना हे परमात्म स्वरूप प्राप्त झालेले नाही ते स्वरूप केवळ ज्ञानमय आहे आणि म्हणूनच रजोगुण अथवा तमोगुण यांनी ते प्राप्त होण्यासारखे नाही सत्व रज व हे देव व असुर यांचे गुण आहेत त्यांपैकी सत्व हा देवांचा गुण असून रज व हे असुरांचे गुण होत मोक्ष स्वरूपी स्वयंप्रकाश व व्यापक असे जे ज्ञान स्वरूप परब्रह्म ते गुणां या तीनही गुणांच्या पलीकडे आहे अंतःकरण शुद्ध झालेल्या ज्या पुरुषांना या स्वरूपाचे ज्ञान होते ते मुक्त होतात ज्या दृष्टि ज्ञानमय बनली है अशा योगी पुरुषाला युक्ति ने इतक संगता है व्यापक अशा क्या परम्या ज्ञान इंद्रिना विषयापास निवृत्त कर संपादन केले पाहिजे, ओम तत्